वाल्मिकी रामायण किशकिंधाकांड सर्व पंधरा त्या महात्म्या सुग्रीवाची ती गर्जनाने वाली चौताळला गर्जना ऐकून तात्काळ त्याचा कामज उतरला आणि त्याच्यात महान क्रोध भरला मग रोषाने पूर्णपणे भरून गेलेला सुवर्णकांती असलेला नुकत्याच मावळत असलेल्या सूर्यासारखा लाल भडक त्याचे सुळे आणि भयंकर होत्या त्याचे डोळे क्रोधामुळे पेटलेल्या अग्निसारखे झाले होते आणि वर येऊन उमरलेल्या लाल कमळांच्या आणि मृणाला भरलेल्या जला तो लाले लाल दिसू लागला असणारा तो ध्वनी ऐकून तो वानर उठला आणि आपल्या जोराच्या पावलाने धरणीला जाणून विदारण करू लागला परंतु तारेने प्रेमाने त्याला मिठी मारून आपला जीव भाव व्यक्त केला भीतीने बावरून जाऊन परिणाम हितकर असणारे असे शब्द ती त्याला बोलली वीरा नदीच्या पुरासारखा आलेला हा क्रोध उद्या अंथरुणातून उठल्यानंतर अंगावर कोमळलेली माळ जशी तुम्ही टाकून द्याल तसा टाकून द्या आणि उद्या त्याच्याशी तुम्ही संग्राम करा वीरा तुमच्याशी लढणारे शत्रूही मोठ्या संख्येने नाहीत किंवा तुमच्यात क्षुद्रपणाही नाही पण आता एकदम तुम्ही निघून जाणे मला बरे वाटत नाही मी तुम्हाला का अडवते ते सांगते ऐका या अगोदर तो क्रोधाना येथे आला आणि त्याने तुम्हाला युद्धाचे आव्हान दिले तुम्ही बाहेर गेलात त्याला ठोकलेत आणि तो पराभूत होऊन पडून गेला तुम्ही त्याचा पराभव केला नसताना विशेष करून त्याला त्याने त्याचा जो दर्प आणि निश्चय व्यक्त होतो गर्जनेतून जो प्रक्षुब्धपणा जाणवतो त्याचे कारण लहान सहान नसावे आता येथे आलेला सुग्रीव विनासहाय्य आलेला वाटत नाही सहाय घेऊन त्या सहाय्याच्या आधारावर तो गरजत आहे स्वभावाने तो हुशार आहे बुद्धिमान वाग्री करे त्याच्या शक्तीची परीक्षा घेतल्यावर मी ऐकले आहे ते त्याचे शब्द मी आता तुम्हाला सांगते हा कुमार अंगत वनात अगदी आत पर्यंत गेला असता हेराने त्याला एक हालचाल सांगितली अयोध्या दोन शूर समरात जिंकण्याला कठीण असे जन्मलेले राम लक्ष्मण म्हणून पुत्र आहे सुग्रीवाचे प्रिय करता ते अजिंक्य असलेले उभय तो शत्रैन्याचा निपात करणारा प्रलयकाच्या अग्निसारखा उठलाय तो सज्जनांचा आश्रयदाता वृक्ष आहे आणि आपत्तीच असलेल्यांचा शेवटचा आधार आहे दुःखितांचा आसरा केवळ यशाचाच वाटेकरी आणि ज्ञान आणि विज्ञान याने संपन्न आणि पित्याचे आहे धातूंच्या बाबतीत जसा पर्वत्रेष्ठ हिमवान तसा तो गुणांचा महान निधी आहे म्हणून त्या महात्मा युद्धात त्याला जिंकणे कठीण आहे त्याच्याशी कोणाची तुलना होऊ शकत नाही शिवरा हे जे काही मी तुम्हाला सांगते त्याने तुमची अवहेलना करण्याचा माझा हेतू नाही तुमचे जे हित मी सांगते ते तुम्ही ऐकून घ्या आणि ते गणा सुग्रीवारास सत्वर तुम्ही यवराजाचा यवराजाचा अभिषेक करा कसा राजन धाकट्या भावाशी झगडा करू नका त्या रामाची मित्रत्व हेच योग्य तसे हे मला योग्य वाटते तसेच सुग्रीवाशी असलेले वय दूर टाकून देऊन त्याच्याशी प्रेम जवळने हेही मला योग्य वाटते तो वानर तुमचा धाकटा भू आहे त्याचे कोड कौतुक को करणेच योग्य तो तिकडे असला काय किंवा येथे असला काय तो सर्वथा तुमचा भाऊच आहे जगात मैं नहीं दान मान सत्कार, या सत्कारग्री भाव मनात धरु तुम्हें अपना आप, आप दुसरी गति नहीं मी तुम्हें हित करती है समझत मे प्रिये जर, जर तुम्हारा कराएंगे तर मी प्रेम भावने ने ही याचना करते, माजा या भल्या बोल्या, बोल्या करे। भल्या बोला करा. रोष मनात धरण वागू नका कौशल राजा इंद्रासारखे तेज अना पुत्राशी तुम्हें झगड़ा करोग्य नहीं वाली लारा ला केवल हिता से पथ्यकर बोल पाता सापड़ा वाली विनाशकाळ आल्यामुळे वी, तिथे ते बोलणे रुचले नाही किशकिंधा खंडाचा पंधरावा सर्ग समाप्त